लोभाच्या जंजळात अडकलेला छोटा प्रवासी प्रिय वाचक हो मनात आपुलकी घेऊन मी तुम्हाला आज एक हृदयाला हलवणारी गोष्ट ऐकवायला आमंत्रित करत आहे एका निरागस उंदराच्या छोट्याशा लोभातून सुरू झालेल्या या प्रवासात इच्छा मोह संकट आणि शिकवण सगळंच एकमेकांत गुंफलेलं आहे या गोष्टीत तुम्हाला कळेल की क्षणभराचा लोभ कसा संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो आणि एका चुकीचा परिणाम किती मोठा असू शकतो पुढे काय घडणार याची उत्सुकता नक्कीच वाढेल चला तर गोष्टी डॉट आय लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया लोभलेला उंदीर एका शांत धुपारी दुपारी, दुपारी जंगलात एक छोटासा चपळ उंदीर फिरायला निघाला होता वाऱ्यात भाताच्या कणसांचा मंद गंध पसरला होता अचानक त्याच्यासमोर एक मोठी टोपली दिसली ताजी पिवळी सुगंधी मका भरलेली उंदिराच्या डोळ्यांत चमक आली वा हे सगळं माझंच तो मनातच आनंदाने उड्या मारू लागला भूकातून लोभाकडे टोपलीला एक छोटसं भोग दिसलं उत्सुकतेने उंदिराने ते भोग आणखी थोडं कुरतडून मोठं केलं आणि अलगद आत शिरला मक्याचा सुवास त्याच्या मनापर्यंत शिरला आणि त्याच्या पोटापेक्षा लोप जास्त मोठा झाला एकेक -एक कणीस खाताना त्याला वाटलं की हा क्षण कधीच संपू नये पोट भरत चाललं पण आनंदही तितकाच फुगत होता आणि शेवटी पोटगोल मन खुश डोळे मिटून समाधान निघायची वेळ संकट मोठं पोट तुडुंब भरल्यावर तो म्हणाला चल आता बाहेर पडूया पण तो जा भोकातून आत आला होता ते आता अतिशय लहान वाटत होतं त्याने प्रयत्न केला पुन्हा केला बऱ्याच वेळा केला पण पोट जड झालं होतं आणि तो बाहेर पडतच नव्हता थकून भागून उंदीर बसला आणि रडू लागला सल्ला दिला पण उंदीर हटी तेवढ्यात एक पांढराशुभ्र ससा तिथून जात होता त्याने उंदिराचा कळवळून रडणारा आवाज ऐकला काय झालं माझ्या छोट्या मित्रा ससा मऊ आवाजात म्हणाला उंदीर हुंदके देत मनाला भोग करून आत आलो मका खाल्ला आता बाहेरच पडत नाही ससा हसून म्हणाला अरे ते सोप्पं आहे थोडं थांब पोट शांत झालं की तू बाहेर येशील लोभाला लगाम घाल उद्या बाहेर पडशील असं म्हणत ससाहळूच निघून गेला झोपेतही लोभ उंदीर थकला होता तो तिथेच लोळून झोपला सकाळी डोळे उघडले तेव्हा त्याचं पोट हलकं झालं होतं परत एकदा त्याने भुकाकडे पाहिलं आणि नेमका त्याक्षणी त्याच्या नजरेसमोर मका चमकला तो विसरला की त्याला बाहेर पडायचं आहे तो विसरला सशाचा सल्ला तो विसरला कालचं रडणं उंदीर पुन्हा मक्यावर तुटून पडला आणि पुन्हा एकदा त्याचा पोट गोल झालं अगदी गोल उशिरा कळलेलं सत्य जेवण संपल्यावर उंदिराला अचानक आठवलं अरे मला तर बाहेर पडायचं होतं तो धावत भोकाकडे गेला पण आता उशीर झाला होता भोक छोटं होतं पोट मोठं होतं आणि वाट मात्र एकच अडकल्याची तो म्हणाला उद्या नक्की बाहेर पडेन उद्या पण उद्या कधीच येणार नव्हतं संकटाचं आगमन दुपारच्या शांत जंगलात एक सावली हल्ली एक मोठं चपळ मांजर टोपलीजवळ आले त्याला उंदिराचा वास आला त्याने टोपलीचं झाकण हलकं उचललं उंदीर घाबरला थरथरला आणि काही समजेपर्यंत कथा संपली शिकवण लोभ कधीच चांगला नसतो उंदिराचा शेवट दुःखद झाला पण त्याची कथा आपल्याला एक मोठा धडा देते जास्तीचा लोभ शेवटी आपल्यालाच त्रास देतो ज्याचं आहे त्यात समाधान मानणं वेळेवर थांबणं आणि शहाणपणाने निर्णय घेणं हेच आयुष्यात खरं महत्वाचं आहे मुलांसाठी शिकवण आळशीपणा व लोभ आपल्याला अडकवतात वेळेवर निर्णय न घेतला तर धोका वाढतो मित्रांचा सल्ला ऐकणे आवश्यक संयम व सवय हेच सुरक्षितता देतात एफ ए या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा आहे की जास्तीचा लोभ नेहमी नुकसानच करतो वेर थामने आमाधान मानने खूब आहे। 2. दोन उंदीरटोली का अड़कला उंदीर आने खूब मका त्याचे पोट मोठे जाम तो ज्या हो भोकत आत आला होता त्या तुन बाहर पड़ू शकला नहीं 3. सशाने उंदरा सला सशाने संगले कि तू खूब खायास थोड़े थाम पोट शांत बाहर पड़शिल संयमठेवभाला आवर चार उंदरा चाहता शेवटी का उंदीर पुन्हा मका खाऊन अडकला आणि शेवटी मांजराने त्याचा वास घेतला व वा त्याला खाल्ले ही कथा लोभाचे वाईट परिणाम दाखवते